वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पाचवा चंद्र मध्यावर आला होता तो जणू चांदण्याचा मोठा चांदवा वर टाकत होता एखादा मत्त सांड जसा गोठ्यात फिरावा तसा चंद्र फिरत असलेला त्या धीमान कपिने पाहिला लोकांच्या पापाचा नाश करणाऱ्या महासागराला ना देखील वाढवणारा सर्व भूत मात्रांना शोभा आणणारा असा तो चंद्र वरवर येताना त्याने पाहिला जी शोभा पृथ्वीवरच्या मंदर पर्वतावर दिसून येते जी संध्याकाळच्या वेळी सागरावर दिसून येते त्याचप्रमाणे पुष्कर सरोवराच्या पाण्यात जशी ती उठून दिसते तशी शोभा सुंदर चंद्रात प्रगट होत होती रुपयाच्या पिंजरात हंस असावा मंदराच्या गुहेत सिंह असावा गर्वोन्मत हत्तीवर वीर बसलेला असावा तसा चंद्रसुद्धा आकाशात शोभत होता टोकदार शिंगाचा बैल असावा वर सुळे गेलेला श्वेतपर्वत जसा असावा जड़ित दात असलेला हत्ती जसा जावा, तसा चंद्र वर्तुळकार रेषा पूर्ण झालेला दिसत होता रूपी, चिखल ज्याच्यावरून नष्ट झाला आहे महाग्रह सूर्याच्या पकडीत असल्यामुळे ज्याची काळोखी नष्ट झाली आहे त्यामुळे प्रकाशलक्ष्मीच्या आश्रयाने ज्याचे डाग निर्मळ झाले असा तो सशाचा ठसा असलेला भगवान चंद्रमा शोभू लागला शिला बसल्यावर जशी सिंहाची महारणात शिरतात जशी गजेंद्राची राज्य प्राप्त होतात जशी राजाची शोभा वाढते तशी चंद्राची शोभा वाढलेली दिसत होती चंद्राचा उदय होऊन झालेल्या प्रकाशाने अंधाराचा दोष नष्ट झालेला राक्षसांचा मांसभक्षणाचा दोष वाढवणारा रमणीय स्त्रियांच्या मनातील आपल्या रमणाविषयीचे दोष दूर करणारा गौरवयुक्त प्रदोष आकाशात प्रगट झाला तंतुवाद्यंत कानाना आनंद देणारे स्वच निघू लागले स्त्रिया पतीनं अगदी बिळगून झोपल्या अत्यंत विलक्षण भयानक आचार करणारे निशाचरी बाहेर पडण्याला प्रवृत्त झाले झिंकून वेळेवाकडे चाळे करणारे अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेतले रथ अश्व उत्तम आसणे यांनी गजबजलेले तसेच वीरश्रीने युक्त असलेलेही राक्षस समुदाय त्या धीमान वानराला दिसले ते एकमेकांना अगदी जवळ ओढत होते आपले पुष्ट दंड एकमेकावर एक टाकीत होते बडबडीने एकमेकांना शिविकार करीत होते आणि मत्त होऊन एकमेकांना बाजूला सरीत होते ते राक्षस एकमेकांना छातीशी दाबून धरीत होते कोणी आपले हात आपल्या लाडक्याचे याच्या अंगावर टाकीत होते कोणी चित्र, चित्र वेश घातलेत होते तर कोणी धनुष्य हाती घट्ट धरून वाकवीत होते कोणी रमणी सुगंधी लेप ले लावता चित्कार करीत होते सज्जनांकडून कर आदर होत असलेलेही तेथे होते फुसकारे सोडणाऱ्या सर्पामुळे तडाग जसे शोभावेत तसे ती नगरी सुस्कारे सोडणाऱ्या वीराने शोभत होती विशेष बुद्धी असलेले आकर्षक नावे असलेले जगच्चारक दैवतांवर योग्य ती श्रद्धा ठेवणारे अनेक प्रकारच्या चालीरितीचे गोड बोलणारे राक्षस त्याला दिसले त्या सुस्वरूप स्वगुणाना अनुरूप अशी नाना वैशिष्ट्ये असलेल्यांना पाहून त्याला आनंद झाला सुरूप असून कांतीने झळकणाऱ्या राक्षसांचे तसेच काही विरूप राक्षसांचे त्याला दर्शन झाले त्यानंतर विशुद्ध भाव असलेल्या सुयोग्य थोर अंतकरणाच्या तारकांप्रमाणे सुस्वभावी अशा स्त्रिया त्याचप्रमाणे आपल्या प्रियांवर आणि मद्यपानावर आसक्ती असलेल्या अशाही स्त्रिया त्याला तिथे दिसल्या रूप यौवनाने झळकणाऱ्या लाजेने मुख लपवणाऱ्या रात्री आपल्या रमणांच्या कवेत लपलेल्या पक्षी पक्ष्यांना बिलगावेत तशा काही सुंदरी सुंदर स्त्रियांना बिलगलेल्या त्याला दिसल्या इतर काही स्त्रिया मोठ्या वाड्यांच्या तळमजल्यात बसलेल्या होत्या त्या तेथे आपल्या प्रियकरांच्या मांडीवर मदनाच्या आधीन होऊन सुखाने बसलेल्या होत्या धर्मपरायण अशा त्या स्त्रिया पतीच्या सेवेत मग्न झालेल्या होत्या काही स्त्रिया अंग न झाकलेल्या सुवर्णाच्या रेखेप्रमाणे चमकत होत्या काही पराकाष्ठेच्या सुंदर असलेल्या ताऊन शुद्ध केलेल्या सोन्याच्या वर्णाच्या होत्या दुसऱ्या कित्येक चंद्रासारख्या गौरवर्णाच्या अत्यंत सुंदर क्रांती असलेल्या होत्या त्या आपल्या प्रियकरांपासून अलग झालेल्या होत्या त्या मग मनाला प्रिय वाटणाऱ्या आपल्या प्रियकरांना भेटताच अत्यंत प्रेमाने भरून जाऊन अधिकच सुंदर दिसू लागल्या वानरवीराला घराघरात अत्यंत सुंदर अशा स्त्रिया आनंदात असलेल्या दिसल्या तिरपे कटाक्षे टाकणाऱ्या सुंदर पापण्या असलेल्या युक डोळ्याने युक्त अशा स्त्रियांची मुखमंडले चंद्रकांतीसारखी होती विद्युलतांच्या जण सुंदर माळा असाव्यात तशा उत्कृष्ट भूषणांच्या माळा त्याला दिसल्या परंतु श्रेष्ठ कुळात जन्मलेली सन्मार्गावर असलेल्या राजकुळात जन्माला आलेली जणू विधात्याने मनापासून निर्माण केलेली उत्तम प्रकारे वाढलेल्या प्रफुल्ल वेलीसारख्या सुंदर देहाची स्थिता मात्र त्याला दिसली नाही सनातन चालत आलेल्या मार्गावर निष्ठेने असणारी मदनाने व्यापून एका रामाकडेच डोळे लावून बसलेली श्रीमान भरत्याच्या मनाशीच एकरूप झालेली इतर स्त्रियाहून सदा वैशिष्ट्ययुक्त असलेली विरह तापाने पिळलेली एक एकसारख्या झरणाऱ्या अश्रूने कंठ भरलेली उत्तमोत्तम सुवर्ण अलंकार गळ्यात घातलेली सुरेख पापड्या आणि मधुर स्वरयुक्त कंठ असलेली वनात जणू निळा कंठाच्या महिन्याप्रमाणे इतस्त फिरणारी अस्पष्ट रेखा दिसणाऱ्या चंद्रकोरीसारखी धुळीने माखलेल्या सुवर्ण रेखेसारखी जखमेतून निघणाऱ्या रे, रक्ताच्या ओघळासारखी वायूने वाकर मेघमालेसारखी अशी मनुजश्रेष्ठ रामाची पत्नी सीता ती दीर्घकाळ काढूनसुद्धा न दिसल्यामुळे वानराला दुःखाचा धक्का बसला आणि तो काही काळ विमनस्क झाला सुंदरकांडाचा पाचवा सर्ग समाप्त